वाल्मिकिरामायण उत्तरकांड सर्ग सत्तावीसावा खोलांडून आपल्या सैन्य बला इंद्र लोक गाठला ते राक्षसांचे सैन्य चहूबाजून जवळजवळ येऊ लागताच देव लोकात महासागराचा स्फोट व्हावा तसा आवाज होऊ लागला रावण आला हे ऐकून इंद्र आसनावरून उठला आणि एकत्र झालेल्या आदित्य वसू रुद्र साध्य मरुद गण अशा सर्व देवांना म्हणाला दुरात्म्या रावणाशी युद्ध करण्याकरता सज्ज व्हा इंद्राने असे सांगितल्यावर त्याच्यासारखे युद्धात अत्यंत पराक्रम असणारे देव आयुधे, इत्यादींनी युद्धातील आपल्या बलाविषयी विश्वास बाळगून सज्ज झाले पण रावणामुळे अत्यंत त्रस्त झालेला महेंद्र दीन होऊन विष्णूकडे गेला आणि म्हणाला विष्णू रावण राक्षसाच्या बाबतीत मी काय करावे काय आश्चर्य आपण अति बलाढ्य असल्यामुळे असल्याप्रमाणे हा योद्धा करता येत आहे हा वरदानाने बलवान झालाय दुसरे काही कारण नाही पण पद्मयोनी ब्रह्मदेवानी जे उच्चारले, ते त्यांचे शब्द खरे करणे तेव्हा जसे नमुली नरक शंभर हे तुझ्या बळाचा आधार घेऊन मी दग्ध केले तसेच आता कर देव देवेश तुझ्या वाचून या चराचर त्रैलोक्यात दुसऱ्या कोणी शेवटचा आधार आम्हाला नाही तू श्रीमानाय सनातन पद्मनाभ है मी राजा इंद्र स्थापना तू निर्माण समता प्रवेश करता देवदेवा स्वतः तू मे संग ख चक्र घेन तू ये मनाला देव नारायण जगत प्रभु मनाला भिना से मैं का आता हा दुष्टात्मा सुरांकडून आणि असुरांकडून जिंकला जाणे शक्य नाही त्याचा पाडा करून त्याला मारणेही शक्य नाही तो वरदानाने दुर्जय झालाय पण हा बलाने मत्त झालेला राक्षस आपल्या पुत्रासह हो, एक मोठे कर्म करील ते मला नैसर्गिकरित्या दिसले आहे देवराजा तू मला जर युद्ध कर म्हणालास तसं मी रावण राक्षसी रणात उलट युद्ध करणार नाही रणात शत्रूला मारल्यापासून विष्णू कधी परतत नाही मी इच्छा आज रावण वराने, वराने रक्षिलेला असल्यामुळे पूर्ण होणार नाही पण शतक्र तो देवेंद्रा पाशी मी प्रतिज्ञा करतो की या राक्षसाचा मृत्यू करण्याला मी कारणीभूत होईल मीच या रावणाला पुढे आलेल्या सर्वांसह मारणार आहे त्याचा काळ जवळ आला आहे हे जाणल्यावर मी देवाना आनंद देण्याजोगे करीन देवराजा शचीपते हे मी तुला खरे आहे ते सांगितले म्हणून महाबलवंत तुभय टाकून देऊन सुरांच्या सहाय्याने त्याच्याशी युद्ध कर मग आदित्य वसु, मरुत दोघे अश्विनी असस्त्रांनी सज्ज होऊन राक्षसाच्या पुढे त्वरेने येऊन टाकले दरम्यान रात्र संपू लागली तसा त्या लढत असलेल्या रावण सैन्यामधून चहूकडून मोठा ध्वनी ऐकू या लागला जागेहून ते महापराक्रमे वीर एकमेकांना पाहून मोठ्या हर्षभरीत अंतकरणाने संग्रामाला प्रवृत्त झाले ते क्षय ना पाहणारे महासैन्य रणात मोहऱ्याला पाहून देवांच्या सैन्यात मोठी खळबळ उडाली मग देव दानव राक्षस यांचे घोर भयंकर आवाज कठीत अनेक प्रकारची आयुधे उगारून युद्ध सुरू झाले त्यावेळी रावणाचे भयंकर रूपाचे शूर असे राक्षस सचिव युद्धाकथा पुढे आले ते मारीच प्रहस्त महापार्श्व महोदर अकंपन निकुंभ शुक सारण संह्राद धूमकेतु महाद्र घटोदर जम्बूमा महाराद विणूपाक्ष सुप्तघ्न यज्ञकोप दुर्मुख दूषण खर त्रिशिरा करविराक्ष सूर्यशत्रु महाकाय अतिकाय देवान्तक नरांतक हे सर्व महापराक्रमी वीर त्याच्या बरोबर होते रावणाच्या सैन्यात त्याच्या आईकडचा आजोबा सुमादीने प्रवेश केला तो सर्व देव समुदायाला नानास्त करावे तसे एकसारखे उद्ध्वस्त करू लागला रामा अशा रीतीने ते देवांचे सैन्य राक्षसांकडून मारले जात असता सिंहाने हरणाने पळवून लावावे तसे ते सर्व दिशांकडे पांगले एवढ्यात वसूमधील आठवा आणि शूर वसु जो सावित्र या नावाने विख्यात होता तो त्याच्या धुमाला नाना सज्ज असलेली आणि मनाने उत्साही असलेली सैन्य होती ती शत्रूच्या सैन्याना भिववीत रणधुमाळे चिरली त्याचप्रमाणे त्वष्टा व कुषा असे महावीरेशाले दोन आदित्य एकदमच निर्भयपणे आपल्या सैन्यासह रणात त्यावेळी देवांचे राक्षसांशी चांगलेच युद्ध झुंपले युद्धातून पळ न काढणाऱ्या राक्षसांच्या कीर्तीमुळे ते देव क्रुद्ध झाले होते मग त्या सर्व राक्षसांनी युद्धात उभ्या असलेल्या देवांना नाना घोर आयुधांनी शेकडो हजारोंनी मारले देवानीही महाबलवान आणि पराक्रिमे अशा भयंकर राक्षसांना युद्धात चमकणाऱ्या शस्त्रांनी यमसदनाला पाठवले यानंतर रामा सुमाली नावाचा राक्षस क्रुद्ध होऊन नाना आयुधा निषी त्या सैन्यात दाखल झाला <coughs> त्याने क्रुद्ध होऊन नाना धारधार शस्त्राने वायूने मेघ विस्कटून टाकावत असता ते देवांचे सैन्य विस्कटून टाकले मोठमोठ्या बाणांच्या वर्षावानी महाभयंकर शूल प्रासाने मारले जात असता सगळे देव एकत्रितपणे उभे राहू शकले नाही सुमले देवांना पळून लावित असता वसुमधला आठवा सावित्र हा होऊन उभा टाकला त्याचे स्वतःचे सैन्य त्याच्या होते तो महा तेजस्वी त्या ते राक्षसाला मोठ्या शर्थीने युद्धात मारित सामना देव लागला तेव्हा सुमारीचे आणि पळ काढणारे अत्यंत पराक्रमी वसूने आपल्या महाबाणाने त्याचा पन्नाग रथ मारून क्षणात खाली पाडला शेकडो बाणांची रास करून त्याचा रथ रणात नष्ट करून त्या वसूने त्याचा वध करण्याकरता आपल्या हाती गदा घेतली ती टोकाला प्रज्वलित असलेली कालदंडासारखी गदा हाती घेऊन सावित्राने सुमालीच्या डोक्यात हंडली ती गदा त्याच्यावर पडत असताना उलकेसारखी प्रकाशली जणू इंद्राने पर्वतावर टाकलेले महावज्रच त्या राक्षसाची हाडे शिल्लक राहिली नाहीत डोके मांस काहीच दिशेनासे झाले कारण गदेने रणात त्याला मार बसताच ते सर्व भस्मसात झाले त्याला रणात मारलेल्या पाहून ते राक्षस एकमेकांना हका मारीत सगळे मिळून धावत सोडले वसुने पळवून लावलेले ते राक्षस तेथे उभे राहिलेच नाहीत उत्तरखंडाचा सत्तावीसावा सर्ग समाप्त